श्री योगवासेष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग बत्तीसावा श्री ईश्वर पुढे म्हणाले मुने परमाचित पूर्वक्त प्रकाराने जीवांच्या पर्युष्टकात प्रविष्ट होऊन ऐहिक व पारलौकिक कर्मे कशी करते त्या कर्माना अनुकूल अशा देहादी स्पंदाने कशी युक्त होते व ती चालतो स्नान करतो, भोजन करतो याग करतो ब्राह्मण क्षत्रिय देवदत्त इत्यादि नावान कश प्राप्त होते ते सर्व मी तुला संगतो ई अनादिूप ब्रह्मशक्ति आप शक्ति ने स्वाश्रयभूत ब्रह्माला जणू का ही आच्छादित करते नहीं भासत नहीं अशा प्रतीतिलाते नंतर अनादी अनादिकालापासून संचय होत असल्यामुळे अतिशय पुष्ट झालेल्या विचित्र मानस वाचिक व कायिक प्राक्तनविहित विशिद्ध कर्माने पर्युष्टकात्मक मनोरूपाने परिणत होते त्यानंतर ती शक्ती स्वतःचे अधिष्ठान अशी जी छित्ती तिच्या सत्तेने छिद्रूपशी व स्वतःच्या स्वभावबलाने जडरूपशी होते याप्रमाणे मिश्र भावास प्राप्त झालेली ती ज्ञान व्यवहार व कर्म कर्मव्यवहार करण्यास योग्य होते नंतर तीच शक्ती आपल्या शक्तीभूत ज्ञान कर्मेंद्रियांच्या द्वारा दर्शन दृश्य कर्तृ करण कार्य भोगतृभोग्य भोग्य या नऊ प्रकारच्या संसार रूपाने नृत्य करते हे मुने या माया मायाशक्ति अविचाररूप प्रसादा कलंकित ही ती चित्त हे जगत करते व विचाररूप प्रसादा करित्त मन बुद्धि व अहंकार अभावी देह भिंतीप्रमा मुका रहो व ती चित्तादी विद्यमानी मजे आकाशत फेक दगड़ा प्रमाण जोराने चेष्टा करते जसे लोहचुंबका सानिध्या अगदी जड़ अली लोखंड क्रिया करू लगते हा जीव सर्वव्यापी परब्रह्मा सानिध्या प्राण कर्मेन्द्रिय इत्यादिकां व्यापारा साधारण निमित्त होत व हा जीव आत्मरूप शक्ति ने स्वतला व इतराना जामर्थ होतो जीवा उपाधि अे जे लिंगशरीर से भौतिक अ्रव्य स्वभावत गणले ज तेव्हा ते भाते अद्रव्य स्वभाव असलेल्या ब्रह्माचे प्रतिबिंब कसे ग्रहण करू शकते कारण द्रव्यात द्रव्याचेच प्रतिबिंब पडणे उचित आहे आरसा द्रव्यरूप नसलेल्या गुणाधिकांचेही प्रतिबिंब ग्रहण करतो त्यामुळे अद्रव्य ब्रह्माचेही लिंग शरीरात प्रतिबिंब पडणे अशक्य नाही जीव जर ब्रह्माचे प्रतिबिंब आहे तर त्यात अज्ञान निद्रा आलस्य इत्यादिकांचा संभव कसा सूर्याच्या प्रतिबिंबात अप्रकाश संभवत नाही म्हणून म्हणशील तर सांगतो जीवाचा अत्यंत विस्मरण स्वभाव असल्यामुळे जसा एखादा सद्ब्राह्मण मोहाने आपल्या ब्राह्मण्यास विसरून आपल्यास शूद्र समजतो त्याप्रमाणे तो जीव विस्मराने विस्मरणाने जड झाला आहे जसा एखादा हरिश्चंद्रासारखा फार मोठा पुरुषही मोहामुळे विवेकशून्य होऊन दिनतेस प्राप्त होतो त्याप्रमाणे अत्यंत विस्मरण या स्वभावामुळे चित चित्तपणास प्राप्त झाली आहे तरंगपंक्तीच्या योगाने जसे जल संचलन पावते त्याप्रमाणे चित प्राणाशी तादात्म्य पाहून त्याच्यासारखी होते आणि त्या जड व परतंत्र कडून देह हलविला जातो वायूकडून नौकेच्या शेडाच्या योगाने नौके दगडही जसे हलविले जातात पाहिजे तेथे नेले जातात त्याप्रमाणे कर्मस्वभावत्वास प्राप्त झालेल्या मननशक्तिमान व उपाधी परवश झाल्यामुळे अत्यंत दीन बनलेल्या अशा जीवाकडून देहयंत्रे हलवली जातात हे ब्राह्मणा परम्या शरीररूपी गाड़ना ओढ़िया मनशक्ति व हे दोन शक्तिरूपी मजबूत बैल और भृत्य जोडले जोड़ जित जलस्वरूप स्वीकार करून जीवत्वास प्राप्त होते स्वप्न व्यवहार कर्तव्य आता मन हाथ रथ है और मुख्य प्राण व इंद्रिय जोड़े घोड़े अल्पना करा जागृत व स्वप्न या अवस्थान मध्य पदार्थ व्यक्त वो ते असंख्य आता क्वचित मेपेत नष्ट कि सुषुप्तित सर्व अज्ञान रूपास प्राप्त होता सारांश जलत्व जसे तरंगत्वास प्राप्त होते चित जनुकाय अशा विविधतेस प्राप्त पण ती जरी अशी परिणत होत असली तरी आपले पारमार्थिक रूप न सोडताच तत्वदृष्ट्या असत असलेल्या जाग्रता व्यवहारदृष्ट्याही असत असलेल्या स्वप्नाप्रमाणे किंचित उदय पावल्यासारखी होते या प्रसिद्ध प्रकाशाच्या जीवावर रूपश्री दशी अनुभवास त्याप्रमाणे आपल्या श्रेष्ठ सत्तेच्या जीवावर चित वृत्तीमध्ये स्फुरते घरात दिवासला तरच घर जसे प्रकाशयुक्त असते त्याप्रमाणे छित हे ज्याचे तत्व पारमार्थिक रूप आहे असा निरामय सुस्वभावी परमात्मा स्थित असल्यामुळेच जीव जिवंत राहतो जलाला जसे तरंगत्व प्राप्त होते व तरंगापासून फेस होतो त्याप्रमाणे या जीवाच्या आधी आणि मानसिक व्यथा व व्याधी म्हणजे शरीर व्यथा परितुष्ट परिपुष्ट होतात तरंगत्व प्राप्त झाले असता जल जसे विषमत्वास प्राप्त होते त्याप्रमाणे आधी व व्याधी यांनी ज्याला व्यापले आहे अशा या शरीररूपी कमलातील जणू काय भ्रमरच असा हा जीव दैन्यदुःखास प्राप्त होतो जसा सूर्याकडूनच प्रकाशित झालेल्या मेघांच्या योगाने सूर्य आच्छादित होणे म्लान होणे इत्यादी परतंत्रतेस प्राप्त होतं असे वाटते त्याप्रमाणे छित शक्ती सर्व शक्ती शक्तिरूप असल्यामुळे मी छित नाही जड आहे अशा भावनेने ती धनुका जड झाली आहे ज्याप्रमाणे मध्याधिकांच्या मदाने विवेकशून्य झालेल्या पुरुषाला तरवार चाकू इत्यादिकांच्या योगाने आपले अंग कापले जात आहे याचेही भान नसते त्याप्रमाणे अज्ञानामुळे कर्मपराधीन होऊन मूढ योनित उत्पन्न होणाऱ्या छितला स्वरूप भांग राहत नहीं मदोन्मत्तरुषाला मद स्वकर्मा जसे स्फुरण होते दीर्घ दुखानुभवाने स्वरूप स्मरण होह नाश पावत जसा कुष्ठरोगी सड़ ग बोटे वगैरह अवयवना हलवी इच्छा करत नहीं क्या प्राणाची नखशिखान्त पसरलेली स्पंद स्पंदशक्ती हृदयात लिंगशरीराच्या उपसंहारामुळे जेव्हा बंद पडते तेव्हा तो हस्तपादादी अवयवांचे अनुसंधान करत नाही जसे यज्ञात ऋत्विजांनी लाकडाचे भांडे उचलल्या वाचून ते जाग्यावरून हालत नाही त्याप्रमाणे संवित स्पंदरहित झाली असता हृदयातील पद्मपत्र स्फुरण पावत नाही त्यामुळे शरीरात प्राणाचाही व्यापार होत नाही भुषुंडाच्या आख्यानात सांगितलेले हृदयातील कमलपत्र निश्चल झाले असता पंखा हलवण्याचे बंद केले असता बाहेरील वायूचे वाहणे जरी स्थिर राहते त्याप्रमाणे हे प्राण अगदी शांत होतात आकाशातील वायू शांत झाला असता धूळ जशी वर उडताना दिसत नाही त्याप्रमाणे प्राणवायूचा आतील स्पर्श शांत झाला असता रूपोपाधीचा विलय झाल्यामुळे पूर्ण व नामोपाधीच्या विलयामुळे स्वतःचा आधार असा जो रजौगुण प्रधान प्राण त्याचा उपशम झाला असता रजोगुणरहित व आधारशून झालेले मनही प्राणाबरोबरच कारणात्मपदास प्राप्त होऊन तद्रूपानेच अवशिष्ट रहते, पण ते सर्वथा नष्ट होत नाही वृक्षाधिकांचे बीज जलादी भूतमात्रांचा आश्रय करून जसे राहते त्याप्रमाणे ते आत्मपदास प्राप्त होऊन पुनरपी देहाचा आविर्भाव करण्यास तयार होऊन राहते याप्रमाणे चित कारणसमूहासह सर्वतः केवल प्राप्त झाली असता परयुष्टक शांत झाले असता देह निश्चल होऊन पडतो हृत्कमलाच्या स्पंदामुळे पर्युष्टकाचा उद्भव होतो हृदयस्पंदन पूर्वपूर्वभोगता भोग्य इत्यादी भावांच्या स्मरणामुळे होतो ते स्मरण वासनास्पंदामुळे होते वासनास्पंद चित्तने स्वरूपाच्या अज्ञानामुळे विषयकाराने चित्तरूपाने परिणत होते या कारणाने होतो यास्तव चित्च्या बहिर्मुखतेच्या मोठ्या यत्नाने निरोध केला पाहिजे चितणे स्वाभाविक मोहामुळे चेत्योनुख बहिर्मुख होणे बहिर्मुख होणे या कारणाने वासना स्पंद होतात त्यांनी प्रेरणा केल्यामुळे अनात्मवस्तूंचे स्मरण होते व स्वरूपाचे विस्मरण होते हृदयस्थ कमलपत्राच्या स्फुरणामुळे पर्युष्टक व्यक्त होते यास्तव हृत्कमलयंत्राच्या स्फुरणाला निरोध केला असता पर्युष्टक क्षय पावते देहात जोपर्यंत परयुष्टक असते तोवर देह जिवंत राहतो हे द्विजा परयुष्टक शांत झाले असता देह मृत झाला असे म्हणतात परस्पर विरुद्ध असलेल्या वात पित्त कफसज्ञ मलांचा आणि रागद्वेष वासना कमलांचा प्रकोप झाल्यामुळे व शास्त्राधिकांच्या योगाने शरीराला छेद भेद इत्यादी दशा प्राप्त झाल्यामुळे जेव्हा देहात रुधे कमल हृदयकमलरूपी यंत्र हले नाशे होते तेव्हा पंखा वगैरे वायूचे निमित्त बंद केले असता वारा दसा शांत होतो त्याप्रमाणे परियुष्टक हळूहळू आकाशात शांत होते जीव आपल्याच संकल्पामुळे मरणादि सहस्रावधी दुःखांना प्राप्त होतो हृदयातील पद्मयंत्र सर्वदा वाहत असते पण ज्याच्या हृदयातून रागादी मलरहित वासना जात नाही म्हणजे ज्याचे हृदय भोगवास शून्य असते ते जीव स्थिर एकरूप असतात ते जीवनमुक्त व चिरंजीव होत यंत्राचा चांगला निरोध होऊन प्राण शांत झाला असता हा रहित देह काळ यांच्यासारखा होऊन भूमीवर पडतो हे मुने ज्याप्रमाणे हृदयाकाशातील वायू म्हणजे प्राणात परयुष्टक लीन होते त्याप्रमाणेच त्या, त्या प्राणात मन तेव्हाच लय पावते नंतर अनादि कालापासून निरनिराळ्या भोगास योग्य अशा शरीरादी भावांचा ज्याने अभ्यास केला आहे असे वासनाखचित मन त्या ठिकाणी भ्रमण करील तेथे स्वर्ग नरकादिकांचा अनुभव घेते घरातील लोक निघून दूर गेले असता जसे घर शून्य होते त्याप्रमाणे मन व प्राणवायू यांनी रहित असलेला देह शवत्वास प्राप्त होतो सर्व कामनिचितच मी या जीवरूपाने या शरीरात प्रवेश करून नाम व रूप यास अभिव्यक्त करते अशा प्रवेश संकल्पाने जीव नाम व रूप यास अभिव्यक्त करते अशा प्रवेश संकल्पाने जीव बनून मनात राहतोय तीच रूपी होऊन पाच सूक्ष्मभूतांच्या संघातात्मक चित्ताचा आश्रय करून अतिवाहिक देह हो या नावाची होऊन राहते व संकल्पाने स्वप्नभ्रमाप्रमाणे स्थूल आकार घेते नंतर दृढ भावनेने त्या स्थूल आकारावर ही मी असा अभिमान ठेवून लागलीच आपल्या सर्व आतिवाहिक देहत्वास विसरते या असत्य शरीरात जिने कृत्रिम भावना के लिए है अशी ती चित्त अस्य जगाला सत्य बनवते व आपल्या सत्य ब्रह्मभा सर्वगा चित्त अंशाने चिदाभाषाने जीव होन होते व मन परयुष्टक रथा आरूढ़ हो जगा से आक्रमण करते जेव सूत्रभूत प्राणप्रचुर्य परयुष्टक देहा उत्थापित करते तेव्हा शवाच्या हृदयात प्रवेश करून नाच करणाऱ्या पिशाच्या प्रमाणे तो देह जिवंत आहे असे म्हटले जाते व जेव्हा परयुष्ट क्षीण होऊन चित्त हृदयाकाशातील ब्रह्मात लीन होते तेव्हा काष्ठाधिकांप्रमाणे पडलेल्या या देहाला तो मेल आहे असे म्हणतात झाडाचे पान जसे काही कालानंतर जीर्ण होते त्याप्रमाणे हा जीव आपल्या अजर अमर ब्रह्मरूपास विसरून कालवशात परतंत्र होऊन जरठे देहात अशक्त होतो मुने पण वर सांगितल्याप्रमाणे चितला जीवशक्तीचे विस्मरण होऊन पद्मयंत्र निरुद्ध झाले असता व प्राणाचाही पूर्णपणे निरोध झाला असता मानव मरतो जशी वृक्षांची पाने कालवशात पुनः पुन्हा निरनिराळी उत्पन्न होऊन पुनः पुन्हा गळून पडतात त्याप्रमाणे माणसांची शरीरे पुनः पुन्हा उत्पन्न होऊन मरतात जशी धारांची पाने तशी जीवांची शरीरे वारंवार उत्पन्न होतात व मरतात त्यात दुःख कशाचे सागराचे या देहरूपी बुडबुड्यांच्या रांगा प्रत्येक वेळी पाहिल्यापेक्षा दुसऱ्या निराळ्या दुसऱ्यापेक्षा तिसऱ्या निराळ्या अशा उत्पन्न होतात त्यात बुद्धिमानांची आस्था नसते सर्व व्यापक असलेली चित या चित्तात प्रतिबिंबित होते अर्षा वाचून दुसरा कोणीही आपल्यामध्ये पदार्थांचे प्रतिबिंब ग्रहण करत नाही पूर्ण छिद्रूप निर्मल आकाशात आपल्या शुभाशुभ प्रयत्नांची फळेच अशा स्वरूपाच्या कल्पना भासतात त्या सुखभोगाच्या वेळचे हास्य व दुःखभोगाच्या वेळचे रडणे यांच्या कोलाहलानी शब्दयुक्त असतात त्याचित प्रचुर व अचित प्रचुर वर रमणीय भासणाऱ्या जीवजगद्रुप कल्पना वस्तुतः विविध शरीरांनी जन्ममरणादितीचा अनुभव घेऊन स्वतःला मोह व दुःख देण्यासाठीच भासतात इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे द्वािंश